पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्यापाटील प्रकरण चौदावे भारताचे पहाडी पुरुष पंडित गोविंद वल्लभ पंत दहा नऊ अठराशे सत्याऐंशी सा ते सात तीन एकोणीशे एक पंडित गोविंद वल्लभपंत भारताचे पहाडी पुरुष भारताचे दुसरे गृहमंत्री उत्कृष्ट प्रशासक एकोणीसशे साली काँग्रेसच्या अधिवेशनातील गोपाळकृष्ण गोखल्यांचे ओर्जस्वी भाषण ऐकून त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली वकिलीची परीक्षा प्रथम क्रमांकाने पास वकिली सुरू केली परंतु केवळ धनसंचय करून त्यांचे मन रमेना एकोणीशे साली पहाडी प्रदेशात कुमायू परिषद स्थापन करून वेटबिगारीची प्रथा मोडून काढली एकोणीशे ते एकोणीशे या काळात विधीमंडळात विरोधी पक्षाचे नेते म्हणून उत्कृष्ट कार्य केले चले जाओ भारत छोडो सविनय कायदेभंगाच्या चोळीमध्ये सक्रिय सहभाग व वा तुरुंगवास घटना परिषदेचे सदस्य भारताचे दुसरे गृहमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द एकोणीशे सत्तावन्नमध्ये भारतरत्न बहाल करण्यात आले सुविचार राष्ट्र म्हणून भारताची एकात्मता कटाक्षाने जपावी व धार्मिक भेद जाती जमात भेद यांना राजकारणात अजिबात थारा देऊ नये प्रभावी प्रशासन भारताच्या सार्वजनिक जीवनात पन्नास वर्ष व काँग्रेसचे श्रेष्ठ नेते म्हणून तीस वर्ष प्रभावीपणे व अनेक निष्ठेने काम करणारे पंडित गोविंद वल्लभ पंत हे भारताचे पहाडी पुरुष म्हणून ओळखले जा कारण त्यांनी पोलादिप्रुषांची बिरुदावली भूषविणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची गृहमंत्रीपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व देशात राजकीय प्रशासकीय व सामाजिक बदल घडवून आणून शासनात स्थिरता आणण्याचा व लोकांचे कल्याण साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला पंत हे पट्टीचे कायदेतज्ञ कुशल प्रशासक पीडित पहाडी किसानांची उद्दाळक खंबीर मनोवृत्तीचे आणि विलक्षणकार्यशक्ती अंग असलक्ष होते स्वातंत्र्य आंदोलनात व स्वातंत्र्योत्तर नवभारत निर्मितीच्या काळात उद्भवलेल्या अनेक बिकट प्रसंगांना शांतपणाने व कणकवृत्तीने निर्णय घेऊन पंतांनी तोंड दिले प्रत्यक्क प्रसंगी देशित व जनहित दृष्टीपुढे ठवूनच भावनेने त्यांनी कार्य कल आजोबांचे संस्कार पंतांचा जन्म उत्तर प्रदेशातील पहाडी विभागातील अलमोडा जिल्ह्यातील खुंट इथं दहा सप्टेंबर अठराशे रोजी झाला पंतांचे पूर्वज मूळचे महाराष्ट्रातले तहाव्या शतकात त्यावेळीच्या राजाच्या आश्रयाने पहाडी भागातच स्थायिक झाल पंतांचे घराने मध्यमवर्गीय कुटुंब होते त्यांचे वडील मनोरथ पंत सरकारी नोकरीत कामास होते व त्यांना फिरतीवर खेड्यापाड्यात हिंडावे लागे पंतांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आजोही, श्री बद्रीदास जोशी यांच्याकडे झाले पंतांचे आजोबा अलमोडा शहरात एक वरिष्ठ सरकारी अधिकारी होते ते होते। हो एक कर्तव्यदक्ष वकरारी अधिकारी होते आजोबांचे चातुर्य व प्रशासकीय कौशल्य पाण्याची संधी पंतांना बालपणापासूनच मिळाली या संस्करांचा उपयोग पंतांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भारताचे गृहमंत्री या नात्याने काम करताना झाला एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून पंतांनाही ख्याती मिळाली महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते अलाहाबादच्या म्यूर सेंट्रल कॉलेज कॉलेजमध्ये दाखल झाले एकोणीसशे सात मध्ये गणित इंग्रजी व राज्यशास्त्र हे विषय घेऊन ते बीए झाले एकोणीसशे नऊ मध्ये कायद्याच्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावून तेती ती परीक्षा उत्तीर्ण झाले पंतवृत्तीने अध्ययनशील असल्यामुळे हो अभ्यासाशिवाय इतर वाचन चिंतन व वा पाठांतर खूप करीत वादविवाद करण्याचे हौस असल्यामुळे हो शाळेच्या व वा कॉलेजच्या वादविवाद सभेत नेहमी भाग घेत राजकीय विषयावर चर्चा होत असत यामुळे राजकारणाची व समाजकार्याची गोडी लागून जनसेवेची वृत्ती पण त्यांच्यामध्ये विकसित होत गेली पंतांच्या अलाहाबादमधील वास्तव्य त्यांच्यातील लढाव वृत्ती बाणेदारपणा निर्णय शक्ती हे गुण फुलणारे ठरले स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर असलेल्या पंडित मोतीलाल नेहरू राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन पंडित मदन मोहन मालवीय हे त्यावेळी प्रयागच्या त्रिवेणीसंगमावर वास्तव्यास होते या व्यक्तींच्या कार्याचा देशप्रेमाचा व चारित्रशीलतेचा खोल परिणाम तरुण मनाच्या पंतांवर झाल्यास नवलते काय पंडित मदनमोहन मालवीय यांच्याकडून सार्वजनिक कार्याचा सा श्रीगणेशा शिकण्याची सुवर्णसंधी आपल्याला लाभली असे एक कृतज्ञापूर्वक उद्गार पंतनीच काढले आहेत मालवींच्या प्रमाणेच पंतांवर थोर नेते सर तेजबहादूर सफरू भारत गोपाल गोपालकृष्ण गोखले यांचा विशेष प्रभाव पडलेला होता तसेच लोकमान्य टीकांत केसरीने महाराष्ट्रात देशभक्ती हास धर्म ही शिकवण मराठी मनास दिली व त्यांच्या इंग्रजी मराठा पत्राने अन्य प्रांतीयांना पण स्वतंत्रची जाग आणून हलविले एकोणीशे पाच काँग्रेसचे अधिवेशन वाराणसीला होते आणि गोपालकृष्ण गोखले हेच त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते स्वयंसेवक म्हणून हो पंत तेथे उपस्थित होते गोखल्यांचे यशस्वी वाचन ऐकून पंत भारावून गेले व त्यांच्या अंतकरणात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली पंतांनी आपले अवघे जीवन भारतभूमीच्या मुक्तीसाठी व सेवेसाठी वेचायचे असा निश्चय केला पंत जरी सराजनी कुटुंबात जन्मलेले असले तरी समाज सुधारणेबाबत त्यांचे विचार प्रगतीशील स्वरूपाचे होते समाजातील पीडित मागासलेल्या गरीब लोकांचे जीवनमान सुधारून त्यांना साधारण लोकांच्या कक्षेवर आणणे हे समाजातील उच्च वर्गीयांचे कर्तव्य आहे असे त्यांना वाटे जुने दुराग्रह कार्य रूढी परंपरा वक्षुद्र अभिमान यामुळे गरीब लोक शेतकरी इत्यादी त्यांच्या वाजवी हक्कांपासून वंचित राहतात संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य असावे पण धर्माच्या नावावर लोकांनी तंटे बखेडे निर्माण करू नयेत पाश्चिम्याचे शिक्षण द्यावे पण ते आपल्या राष्ट्रीय गरजा व वातावरण लक्षात घेऊन द्यावे असे पंतांचे मत होते राष्ट्र देशाची एकात्मता कटाक्षने जपली पाहिजे व धार्मिक भेद जाती जमात भेद यांना राजकारणात बिल्कुल धारा देऊ नये याबाबत पंत आग्रही होते वेट बिगारीची प्रथा मोडून काढली पंतांनी वकिलीची परीक्षा प्रथम क्रमांकात उत्तीर्ण केली होती म्हणून चरितार्थासाठी काशीपुरा येथे वकिली सुरू केली नंतर अलमोडा नैनिताल मोठ्या शहरातील वकिली करू लागले व अप्रतिष्ठित कायदेपणे म्हणून त्यांची ख्याती झाली पैसा पण खूप मिळू लागला पण वकिली करून धनसंचय करण्याचे त्यांना समाधान मिळेनं आजूबाजूच्या दिनदयित गोरगरीब शेतकरी साधेवळे पहाडी लोक यांच्यावर सतत अन्याय होत होता हे पाहून पंतांचे मन अस्वस्थ होत होते म्हणून आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग हो, या जनतेच्या उद्दारासाठी करावा असं त्यांनी ठरविले पहाडी प्रदेशात वेडबिगारीची क्रूर पद्धत रूढ होती सावकार जमीनदारी व सरकारी अधिकारी या मजुरांना अत्यंत हीर वागणूक देत असत या अन्यायातून त्यांची सुटका करण्यासाठी पंतांनी एकोणीशे सोळामध्ये कुमायू परिषद स्थापन केली व मजुरात जागृती निर्माण करून त्यांना केलं अन्यायविरुद्ध लढण्यास सिद्ध केले, त्यामुळ या प्रदेशातील वेडविगारीची प्रथा पार मोडून पडली विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्यांच काम एकोणीशे सोळामध्ये अधिवेशन लखनौला भरले होते याच अधिवेशनात पंतांनी महात्मा गांधीच भाषण प्रथम ऐक गांधीजींच्या त्या काळातील प्रभावाविषयी कोणत्या शब्दात लिहाव्यांच्या उदयामुळ साऱ्या भारतामध्ये नव चैतन्य उसळून आल सालच्या असहकाराच्या चळवळीत हजारो लोकांनी आपल्या मिळकतीवर तुळशीपत्र ठ्न भाग घालि पंतांनी सर्वस्वी राजकारणालाच वाहून घेतले मॉन्टेगु चेमस्पॉर्ट सुधारणांना विरोध करण्याचे गांधीजींनी ठरविले याविरोधाद्वारे कायदे मंडळावरील बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता पंतांचे याबाबत निराळे मत होते कायदेमंडळात जाऊन सरकारशी दोन हात करावेत व सुधारणातील पोकळपणा निदर्शनास असे त्यांना वाटे त्यावेळी त्यांच्या मताकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही पण दोन वर्षांनी पंडित मोतीलालजी व देशबंधू चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्ष काढून कायदेमंडळात जाण्याचा निर्णय केला त्यावेळी एकोणीसशे तेवीसमध्ये काशी मतदारसंघातून स्वराज्य पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पंत निवडून आले एकोणीशे तेवीस ते एकोणीशे या काळात विधिमंडळात विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले व त्याची छाप संयुक्त प्रांताच्या गव्हर्नरपदी पडली सायमन कमिशनला खडकडीत विरोध 1928 अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन भारतात पाठविले या कमिशनवर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला या कमिशनबाबत हरताळ पाडून निषेधपर मिरवणुका करण्याचे ठरविण्यात आले लखनौला कमिशनविरोधी निदर्शन करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला त्याचे नेते होते जवाहरलाल नेहरू व पंत मिरवणूक पांगण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी सशस्त्र गोडेस्वार मिरवणूक कर सोडले पाठोपाठ लाठी हल्ला करण्यात आला नेहरू व पंत यांना बेदम मार बसला नेहरूंवर पडणाऱ्या काट्या पंतांनी झेलल्या व नरूंचे रक्षण केले, या घटनेचा उल्लेख नेहरुंनी आपल्या आत्मचरित्रात किंवा आह पंतांच्या पहाडी शरीरावर या क्रूर माराचा जबरदस्त परिणाम झाला जखमा बऱ्या झाल्या पण शरीराचा कंप मात्र चहाच राहिला मुख्यमंत्रीपदाची यशस्वी कारकीर्द थोड्याच काळात पंत काँग्रस्तचे श्रेष्ठ नेते बनले तसेच काँग्रस्तिच्या एकोणीश तीस बत्तीसच्या सविनय कायदेभंगाच्या चवळीत वैयक्तिक सत्याग्रहाच्या चवळीत एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोड आंदोलनात त्यांनी हिरणीने भाग घेतला व तुरुंगवास पण भोगला बरीच वर्ष ते उत्तर प्रदेशचे नेते होते तेथि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले, मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशातील लोकांचे अनेक प्रश्न त्यांनी ते हाताळले तेथील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची बनली होती दुष्काळ वर्षने पूर यांनी शेतकरी एकीकडे पिचून गेले होते व दुसरीकड़ सरकारचा वाढता शेतसारा व सावकरांचे जबरदस्त व्याज व खंड यामुळे तुरते भडून निघत होते शेतकऱ्यांचे आंदोलन उत्तर प्रदेशात सुरु झाल सारा साराबंदीची घोषणा झाली सरकार व सावकार गडबडले सरकारने दडपशाही सुरू केली शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांच्यावर दडपशाही करू नये म्हणून पंत सरकारशी भांडत होते काँग्रेसने किसानांची स्थिती तपासण्यासाठी एक समिती पंतांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केली पंत अहवाल प्रसिद्ध झाला त्यात शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते याशिवाय पंतांनी अनेक उपयुक्त सुधारणा सुचवून त्या अंमलात आणण्याची खबरदारी देखील घेतली त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे जनते ते लोकप्रिय झाले आणि गव्हर्नर व सनदी अधिकाऱ्यांवर पण त्यांचा वचक बसला जमीनदारी नष्ट करणारा कायदा पंतांनी केला शिक्षणाची सोय केली अस्पृश्यता दूर करण्याचे प्रयत्न केले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली चले जावचे आंदोलन व तुरुंगवास एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाले त्यावेळी प्रांतामध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळे होती ब्रिटिश सत्तेने भारतीय नेत्यांना न विचारताच भारताला युद्धात सामील केले याचा निषेध म्हणून प्रांतिक काँग्रेस सरकारांनी राजीनामे दिली एकोणीशे बेचाळीस मध्ये चले जाव आंदोलन सुरु झाले बऱ्याच वरिष्ठ नेत्यांना अटक करून तुरुंगात डामण्यात आले पंतांनी पण ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ते मार्च एकोणीशे पंचेचाळीस हा काळ अहमदनगरच्या किल्ल्यात बंदीवासात काढला महायुद्ध संपले एकोणीशे मध्ये लॉर्ड वेवल भारताचे वळसराय म्हणून आले सत्तांतराच्या वाटाघाटी करण्यासाठी शिमला परिषद झाली पंतांनी या परिषदेत भाग घेतला होता घटना परिषदेचे सदस्य एकोणीशे मध्ये पंधरा ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगी ध्वज फडकला स्वराज्य आले तरी त्याची सुराज्य करण्याची कामगिरी पार पडायची होती स्वतंत्र भारताने प्रजासत्ताक शासन पद्धतीचा अवलंब केला के त्याला अनुरूप घटना बनविण्यासाठी घटना परिषद स्थापन झाली पंतही इतर अनेक थोर घटना परिषदेचे सदस्य बनले व देशाची घटना बनविण्यासाठी त्यांनी हातभार लावला देशाचे गृहमंत्रीपद सांभाळले एकोणीशे चौपन्नमध्ये भारताच्या पुलादि पुरुषाचा म्हणजेच सरदार पटेलांचा अंत झाला गृहमंत्रीपद उडे पडले ही जबाबदारी नेहरूंनी पंतांकडे सोपविली पोलादी पुरुषांची जागा पहाडी पुरुषांनी भरून काढली ही जबाबदारी पंतांनी मोठ्या कौशल्याने सांभाळली अंतर्गत व्यवस्था चोख राखली पंतांच्या कारकिर्दीतच भाषावर प्रांतरचना एकोणीशे छप्पन मध्ये झाली पंत नियोजन मंडळाचे अखेरपर्यंत एक महत्वाचे सभासद होते नागप्रदेश काश्मीर केरळ इत्यादी प्रदेशातील प्रदेशा प्रश्नांकडे देखील त्यांनी लक्ष पंत हे जसे कुशल प्रशासक होते तसेच उत्तम वक्ते व विद्वान पंडितही होते तसेच त्यांना लेखनाची पण आवड होती राजकारणाच्या दगदगीतही त्यांनी काही रोचक लघुकथा व नाटके लिहिली शक्ती नावाचे साप्ताहिकही त्यांनी काही दिवस चालविले काँग्रेसच्या राजकारणात त्यांनी तीस वर्ष गांधीजींना जोरदार पाठिंबा दिला सुभाषचंद्र बोस यांचे अनुयायी व गांधीजींमध्ये बरेच वेळा मतभेद उद्भवतात पंतांचा पाठिंबा नेहमी गांधीजींना असे गांधीजींच्या लिखाणातून व पट्टाभी सीतारामय्या यांचा काँग्रेसच्या इतिहास या ग्रंथातून पंतांच्या कार्याचा गुणांचा उल्लेख अनेक वेळ आढळतो त्यांनी केलेल्या अपूर्व देवेबद्दल राष्ट्राने भारतरत्न हा सर्वोच्च किताब एकोणीशे सत्तावन्नमध्ये त्यांना अर्पण केला सात मार्च एकोणीशे एकसष्ट रोजी ते कालवयी झाले